नमस्कार कथा झरणा गोष्ट संचातील गोष्ट क्रमांक पाच माकडं झाली माळी खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एका राजानी आनंदाच्या प्रसंगी खुश होऊन आपल्या सगळ्या नोकऱ्यांना सुट्टी दिली सर्वजण आनंदाने आपापल्या घरी निघून गेले पण राजाच्या महालातला माळी मात्र गेला नाही माळी विचारात पडला जर मी निघून गेलो तर बिचारी झाडं झुडपुळ वाळून जातील आता काय करावं थोडा वेळ विचार करून तो बागेत राहणाऱ्या माकडाकडे गेला त्यांनी माकडाच्या टोळीच्या मुख्याला म्हटलं तुम्ही सगळे बागेत आनंदात राहता हो की नाही फळं दाणे हवे तितके खाता झाडांवर झोके घेता उड्या मारता खेळता मग आज मला थोडी मदत कराल माकडानी लगेच म्हंटल हो तर नक्कीच करू सांगा काय करायचं माळ्याने उत्तर दिलं तुम्ही सगळ्यांनी मिळून इथल्या सगळ्या झाडांना पाणी घालायचं संध्याकाळी उन्ह कमी झाल्यावरच पाणी घाला माळ्याने त्यांना परत एकदा सांगितलं नीट लक्ष ठेवा जरूर तेवढंच पाणी घाला उगाच जास्त नको आणि असं सांगून तो निर्धास्तपणे आपल्या गावी गेला संध्याकाळ होतात सगळी माकड उत्साहानी कामाला लागली त्यांच्या प्रमुखांनी त्यांना आठवण करून दिली प्रत्येक झाडाला योग्य तेवढंच पाणी घाला एका माकडाने विचारलं पण प्रत्येक झाडाला किती पाणी हवंय हे आपल्याला कसं कळेल आता प्रमुखही विचारात पडला म्हणाला प्रत्येक झाडाची मुळ पहा मूळ जर लांब असेल तर जास्ती पाणी घाला आणि मुळ जर लहान असेल तर कमी पाणी घाला हे ऐकून माकडांनी एक एक करत सगळ्या झाडांची मुळ तपासली आणि मगच पाणी घातलं दुसऱ्या दिवशी माळी कामावर परत आला तर काय अरे बाप रे सगळी झाडं जमिनीवर उपटून पडलेली ज्याच काम त्यानीच कराव, दुसऱ्यानी केलं तर सत्यानाश अशी होती माकड झाली माळी ही गोष्ट